आप सुन रहे है रेडियो एक सौ सात दशमलव आठ एफ एम पुनेरी पाटिया अरे हाँ इतने पन पुनेरी पाटी है का? हो, हो वाच न अरे वाचा छान बर का ऐसी बर ऐक का बाहर, हा, बाहर लिफ्टे अरे का ऐसा अड़क सोसाय जबदार नहीं नमस्कार मित्रों सर्व स्वागत है एक मुलाकात या कार्यक्रम मध्य अपन ऐकत है रेडियो पुनेरी आवाज 107.8 जीरो सेवेन पॉइंट एट एफ एम आज से योड में अपन पॉजिटिव थिंकिंग वरती जस एपिड मधे बगत किस विकट परिस्थिति पॉजिटिव थिंकिंग के अपल जीवन सुगम आ सुंदर बनतो मग् एपिशोड मधे बगित आता या एपिसोडमध्ये आपण जसं आता शाळेच्या मुलांचं रिझल्ट आला आहे आणि त्याच्यामध्ये काही मुलं पास झालं आहे काही फेल झालेत तर फेल झाले मुलांना थोडासा असं वाटतो की बाई हा तुम्ही काय करू कसं करू काय करू असे त्यांचा नेगेटिव्ह विचार चालू असतो आणि आई वडील पण त्यांना काही ना काही बोलत असतात तर ते आई वडिलांची पण कम्युनिकेशन कौन करू शकत नाही तर असे सिच्युएशनमध्ये आपण पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करावा याच्यावरती आपण विचार करणार आहे तर या एपिसोडमध्ये पण आपल्याबरोबर पॉझिटिव्ह थिंकिंगवरती विचार देण्यासाठी बालासाह गोरपड़े सर आये तैी चर्चा करना ने तेंचा चा है त्यक्रमा सुरुआती खूब खूब स्वागत है थँक्यू नमस्कार कसे आहे तुम्ही तर आता एक्झाम्स वगैरे सगळं झालंय आणि आता मे संपेल आणि जून येईल परत नवीन ऍडमिशन मुलांचं होईल पण जे अभ्यास करून नापास झालेत त्यांच्या मनात एकदा असं विचार येतो की आता वर्ष पूर्ण माझा वाया गेला आणि त्याच्यासाठी आई वडील वगैरे पण असतात तेही त्यांना सपोर्ट कधी कधी करत नाही काही आई वडील सांगले असतं तर त्यांना सपोर्ट करतात काही नाही हरकत नाही पुढे आपण बघूया असं पण अशा सिच्युएशनमध्ये मुलांचा जे मनावर येतो मुलांनी काय विचार करायला पाहिजे किंवा पालकांनी त्यांना कसं सपोर्ट करायला पाहिजे त्याच्यावरती मला वाटतं आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग हा एक मा कसं करता येतमान काळामधला तुम्ही प्रश्न विचारला की अशा सिच्युएशनमध्ये मुलांनी पहिल्याप्रथम आपण हा विचार करू की रिझल्ट मुलांसमोर आलेलं आहे आणि काही मुलं फेल पण झाले किंवा काही मुलं असे पण टेन्शनमध्ये आहेत की त्यांना जितके पाहिजे तितके पर्सेंटेज मिळाले नाही त्याच्यामुळं त्यांना जे ॲडमिशन पुढं घ्यायला घेण्याची एक त्यांची एक टार्गेट होतं किंवा एक गोल होता तो ते अचीव करू शकले नाही त्याच्यामुळं पण ते नाराज आहेत तर सर्वात प्रथम आपण हे बघू की मुलांनी सदैव बुद्धीमध्ये हे ठेवायचं की एक जीवन हा खेळ आहे जसं क्रिकेटचा खेळ मेजॉरिटी मुलं बघतात तर सर्वांनी एक जर मुलांनी एक दृश्य समोर आणलं की जसं बॉलर असतो बॉल फेकतो हु. आणि माग विकेट असते विकेट किपर असतो परंतु सर्वांनी हा विचार करायचा की तुम्ही बॅट घेऊन ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये एकटेच उभे आहात फक्त बॉल येतोय मागं विकेट किपर नाही आणि विकेट पण नाही आहे तर समजा एक बॉल गेला मागं विकेट किपर पण नाही आहे आणि विकेट पण नाही आहे मग याचा अर्थ एक बॉल गेला म्हणजे तुम्ही आऊट नाही झाले कारण मागं विकेट नाही आणि विकेट पण नाही एक गेला दोन गेला तीन गेला तर जर तुम्ही आउट झालेले नाही तर तुम्हाला नाराज होण्याचं कारण नाही कारण ह्या जीवनाच्या खेळामध्ये तुम्हाला अनेक असे काही चान्सेस मिळणार आहेत पुढे चालून त्याच्यामुळं समजा एक बॉल गेलाय तरी त्याच्याविषयी जादा चिंता करायची नाही पुढला बॉल येणार आहे पण तुम्ही आऊट नाही होणार आहे कारण मागं विकेट किंवा के विकेट पण ठेवलेली नाही म्हणून एक जाऊन द्या दोन जाऊन द्या तीन जाऊन द्या परंतु जीवनामध्ये तुम्ही जिंकणार हे निश्चित आहे सचिन तेंडुलकर सारखा व्यक्ती जर दहावी नापस होतोय आणि तो जर एक <laughs> विश्वामध्ये एक प्रसिद्ध क्रिकेटपटू बनवू शकतो की ज्याला आज लोक क्रिकेटचा भगवान म्हणू शकतात कितीतरी असे लोक आहे की जे ह्या क्षेत्रामध्ये त्यांना नाही पुढं जाता आलं परंतु त्यांनी दुसरं क्षेत्र निवडलं आणि त्याच्यामध्ये ते पुढं गेले आता काही मुलांच्या समोर हा जो प्रश्न आहे की आता आपण फेल झालो आता काय करायचं आपलं वर्ष व्हायला गेलं तर याच्यामध्ये आपला वेळ घालण्यापेक्षा चांगली ट्युशन किंवा पुन्हा जर काही मुलांनी असे काही आहेत की समजा पुन्हा तो एक विषय देण्याऐवजी किंवा दोन विषय देण्याऐवजी पूर्ण सिलेबस म्हणजे पुन्हा नवीनतेनं ते काय करतात की पूर्ण सब्जेक्ट देतात आणि यापेक्षाही चांगले पर्सेंटेज पुढल्या वर्षी घेतात असे पण विद्यार्थी आहेत की ते एक दोन विषय देण्यापेक्षा पूर्ण नवीन तेनं ॲडमिशन घेतात आणि ते विसरून जातात की समजा असं की मी एक एक वर्ष जसं आजारी होतो किंवा ॲक्सिडेंट झाला आहे माझा आणि त्या आरामामध्ये माझं एक वर्षी निघून गेलं एक मनाला सकारात्मकता ही हा एक खंत मनात नाही बाळग बाळगायची की आ, मी अभ्यास नाही केला किंवा हे परसेंटेज मला कमी पडले किंवा मी फेल झालो तू फक्त एक वर्ष आपल्या जीवनातले जे आहे ते फक्त तू गमावलेले आहे किंवा ती वा, वाया घालवलेली आहे तुझ्या जीवनामधलं तू तु जीवन नष्ट केलेलं नाही तुला जीवनामध्ये पुढं जाण्यासाठी खूप काही आहेत ते तू बघ तू याच्यामध्ये आपला जो वेळ आहे हा वेळ न घालवता जर आपण सकारात्मक चिंतन आणि मनाला जर मोटिव्हेट केलं तर निश्चित मुलं ह्या परिस्थितीमधून पुढे जाऊ शकतात काय काही मुलांचा असं असतो ना विचार की आपण दहावी पास झालं तरच पुढे बारावी शिकू शकतो किंवा काय करू शकता असं त्यांचं एक जे सिस्टम बनलेलं आहे ते सिस्टम बघून पण काही मुलं नेगेटिव्ह विचार करतात घाबरतात आणि काय काय तर एवढं असं टेन्शनमध्ये येतात आजच्या काळामध्ये की काय काय मुलं एकदम आत्महत्या करायला पण जातात म्हणजे असे काही न्यूजबद्दल पण आपण ऐकतो आहे प्रॅक्टिकल न्यूजमध्ये पण आहे आणि अशा घटना घडलेल्या आहेत की मुलं एक छोट्याशा घटनेमुळं कारण जीवनामध्ये कोणतीही जी घटना असते फक्त एक पुस्तकाचं एक पान आहे <laughs> जीवन एक पूर्ण पुस्तक पुस्तकातलं हे फक्त पान आहे म्हणून <laughs> मुलांनी हा विचार करायचा की फक्त एक पान काढून टाकायचं जीवन नाही जीवन नाही काढायचं आणि मुलं काय करतात की ते पान काढण्याचं याच्यामध्ये पूर्ण जीवनाचा किंवा आपलं जीवन आत्महत्येवर किंवा अनेक दुसरे काही असे ऑप्शन निवडतात की त्याच्यामुळं डिप्रेशन किंवा अनेक अनेक आजार पण वाढून ठेवतात तर ह्या जीवनाच्या पुस्तकामध्ये चढावतार चालूच असतात त्याच्यामुळं कधी पण हा सर्व मुलांनी एक विचार करायचा सर्वात प्रथम की खूप काही तुम्हाला जीवनामध्ये ईश्वरानं चान्सेस दिलेले आहेत आणि आईवडिलांनी पण त्या वेळेला सर्वात जास्त त्यांची मानसिकता बघून आईवडिलांनी त्यांच्या मानसिक त्याला सपोर्ट करणं कर गरजेचं आहे बहुतांशा आईवडिलांच्या ज्या मुलांकून अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं मुलं टेन्शनमध्ये किंवा डिप्रेशनमध्ये जातात आ, एक प्रॅक्टिकलची दोन वर्षापूर्वीची घटना आमच्या गावामध्येच ती घटना घडली शेजारी गाव आहे बारावीला तो जो मुलगा आहे तो फेल नाही पास झाला परंतु त्याचे आईवडील दोघही टीचर असतानाही त्याची एक इच्छा की आई वडील दोघं टीचर आहे मी एकटं आहे आणि मला जे पर्सेंटेज हे नाईन्टी फाइव्हच्या पुढे पडले पाहिजे आणि आणण्यास काय झालं की त्याला नाईन्टी टू पर्सेंटेज पडले आता इतके काही नाईन्टीच्या पुढे पर्सेंटेज पडून <laughs> पण पर त्याची अपेक्षा काय होती की नाइन्टी फाईव्हच्या पडला पाहिजे मग आई वडील त्या दिवशी लग्नाला गेले होते घरी कोण नव्हतं ज्या दिवशी रिजल्ट आउट झाला तर तो आला आणि त्यानं मनात हा विचार केला की मी जे परसेंटेज पाहिजे होते किंवा आई वडिलांना जे सांगितले होते ते मी पूर्ण करू शकलो नाही घरी कोणीच नव्हतं तो आला आणि एक दोर घेतला आणि फॅनला त्यानं बहानला आणि सुसाईड करून घेतला ज्या वेळेला आई आले आणि एकटाच मुलगा होता दोघं आई टीचर आल्यानंतर दरवाजा मधून बंद आईवडिलां आश्चर्य दरवाजा तोडला आणि ज्या वेळेला समोर दृश्य बघितलं तर अक्षरशः पायाखालची जमीन त्यांची एकदम जशी काय निघून गेली इतका त्यांना धक्का वाचला आणि त्यांना सुसाईड नोट लिहून ठेवला होता की पप्पा मला एक मनामध्ये मम्मी पप्पा की मी माझ्या जिम्मेवारीनं चाललेलं आहे त्याच्यात तुमचा दोष नाही की मी आ, एक लक्ष ठेवले होतं पण इतके पर्सेंटेज मला मिळाले नाही मग त्याच्यामुळं मी माझा चेहरा तुम्हाला कसा दाखव म्हणून मी ह्या दुनियाला सोडून चाललो त्यावेळेला आईवडिलांनी ज्यावेळेला लोकांनी विचारलं की तुम्ही काही बोलले होते का मला तर सांगितलं आम्ही काहीच बोललो नव्हतो किंवा त्याला इतके पर्सेंटेज आले तरी खुशीची गोष्ट होती आम्ही काही बोलणार पण नव्हतो परंतु एक निगेटिव्हिटी बघा कसं काम करते की त्यानं मनातच कुठंतरी एक खचला म्हणणा किंवा त्यानं एक अशी निगेटिव्हिटी कमजोर मन ज्याला म्हणतो आपण की ज्या वेळेला मन कमजोर बनतं त्यावेळेला दुसऱ्यांमध्ये किंवा स्वतःमध्ये त्याला एक निगेटिव्हिटीचा भरमार दिसून येतो म्हणून प्रत्येक वेळेला आपण मनाला शक्तिशाली ठेवलं पाहिजे शक्तिशाली ठेवलं तर आपल्याला आ, बाहेर पण किंवा दुसऱ्यांमध्ये पण एक काहीतरी घेण्याची वृत्ती किंवा शिकण्याची वृत्ती निर्माण होती आणि एक छोट्याशा एक घटनेमुळं आज त्यानं पूर्ण जीवन संपवलं आता विद्यार्थ्यांनी या घटनेवरून एक, एक शिकायचं की काय पुन्हा आता तो बारावीला बसणार आहे का त्याला तो चान्स नाही आहे आता तो गेला म्हणजे त्याची जीवनयात्रा संपली आता तो कुठं पुन्हा जन्म घेणार जन्म होणार पुन्हा तो तो वेगळ्यापासून हु। शिक्षणाची सुरुवात करणार <laughs> हा विचार करा की तुम्ही एका घटनेमुळं पूर्ण जीवन आपली जिंदगी संपवली हा केवळ एक मूर्खपणा आहे म्हणून <laughs> सर्व मुलांनी किंवा पालकांनी या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे की अशा गोष्टी ज्या होतात रिझल्ट आउट होतो त्यावेळेला त्यांच्या मानसिकतेवर विचार करून त्यांना जवळ घेणं काय हरकत नाही आहे ये मार्क पड़े तुला खूब पड़ जितके का पड़ले कि फेल, फेल <laughs> तू का आयुष्या फेल हो तुला खूब कापॉर्चुनिटी ईश्वर ने दिल्ली है खूब का तुलाते तू निवड़ कजकल आप बगतो कि इतके का डिग्री घूम लोक पड़ेल है व्यवसाय मध्य तू अपल बुद्धि घलू शकतो कि बरच का आज कॉम्पिटिशन सा तसं म्हणतो आपण एक्झाम निघलेल्या आहेत की त्या एक्झाम मध्ये जर त्यांना बुद्धी घातली दहावीनंतर किंवा नंतर त्या एक्झाम जर तो देत राहिला तर जरूर एक की कुठं ना कुठं त्याचं सिलेक्शन होईल हे काही जरुरी नाही की दहावी आणि बारावीमध्येच त्यांनी पर्सेंटेज जास्त घेतले आणि पुढं तो ग्रॅज्युएट होऊन काही बनणार हे आपण बघतो की आज इतकी काही बेकारी वाढलेली किंवा सुशिक्षित इतकी संख्या है कि गवर्नमेंट समोर एक प्रॉब्लेम है कि इतके का ग्रैजुएट कि इतके परसेंटेज वाले पर्सेटेजवा आई एम पी एस सी कि हे जे एग्जाम आता आता सीट फिक्स आता कि जितके तुमसे जिह् पी जे वह कि कलेक्टर के जी पद प्रत्येक जिह् एक आप महाराष्ट्र मध्य जर आप छत्तीस सदवती जिले हैं तो तुम्हें जितके का एक्झाम देऊन पास होतात समजा सदौतीसपेक्षा जे जास्त झालेले मग त्याला सर्विस कुठं द्यायची त्यांची आज पोस्ट कलेक्टरची आहे परंतु हा विचार आपण करायचा की सदौतीसपेक्षा जास्त काही जिल्हे आपण वाढू शकत नाही जे काही जागा आहे तेवढ्याच भरणार आहेत म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये दुसरे काही जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनकडे लक्ष देऊन आपली वाटचाल पुढं केली पाहिजे सतैव सदैव आपण शिकत राहिलं पाहिजे नवन नवीन नवी गोष्टी जर आप जीवनामदे शिकल तर जरूर कुठना कूटे अपने जॉब मिलू शको आ कॉम्पिटिशन का जो काल है अपन बढ़तों की प्रत्येक एक भागदौड़ है प्रत्येक जन पर्सेंटेज़ कि जास्ती जास्त मार्क्स मिलने मग है हुँ, हुँ, हुँ, तो उतरने सा जे का ही समझा कहीं फेल जाए पर्सेंटेज कमी मिलाल तर त्याच्यामध्ये आपण आपला पुढला जो भविष्याचा जो वेळ आहे तो जर वेळ आपण आता एकाग्र मन करून जर आपल्या अभ्यासाकडं आपण दिला आणि जीवनामध्ये आजकालच्या आईवडिलांची एक मोठी जिम्मेवारी आहे की मुलांना त्यांच्यानुसार त्यांच्या गुणांनुसार आणि विशेषतः नुसार त्यांना फील्ड चॉईस करण्यासाठी दि दिलं पाहिजे मेजॉरिटी काय होते की आई वडील मुलावर एक प्रेशर देतात की तुला डॉक्टरच बनायचं आहे तुला इंजिनियरच बनायचं पण जर ती क्वालिटी त्याच्यामध्ये नाही आहे आणि त्या फील्डमध्ये त्याला इंटरेस्ट नाही आहे तर हा प्रेशर आईवडिलांनी मुलावर आणला मुला नाही पाहिजे मेजॉरिटी मुलं तणावामध्ये काय येतात की ह्या गोष्टीमुळं की आईवडिलांच्या अपेक्षा असतात की फलायचा मुलगा डॉक्टर बनलाय फलाण्याचं इंजिनियर बनलाय तुला कशाही प्रकारचे आम्ही कमी करत नाही सर्व फॅसिलिटी आमच्याकडे आहे तुला पैसा पाहिजे हॉस्टेलला फीज पाहिजे सर्व काही तुला ॲवेलेबल करून देतोय तुला एवढे पर्सेंटेज आले पाहिजे आम्ही तुझ्यासाठी करतोय तर हा जो मुलांच्या मनामध्ये वर्षानुवर्ष जे एक भिंबलेलं असतं त्याचं एक प्रेशर असतं की आईवडिलांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे आणि याचा रिटर्न जर आपण आईवडिलांना नाही दिला तर एक समाजामध्ये किंवा आईवडिलांसमोर आपल्याला ताट मानेणं कसं काय जात आहे तोही प्रेशर काय करतात की मुलं बाळगून ठेवतात तर अशा जीवनामध्ये कुठेतरी एक छोट्या छोट्या गोष्टी असतात या तर आईवडिलांच्या अपेक्षा किंवा मुलं आपल्या कॅपॅसिटीनुसार किंवा जेवढी बुद्धिमत्ता आहे किंवा जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढा अभ्यास पण करतात परंतु अभ्यास केल्यानंतरही जर तो रिझल्ट आपल्यासमोर नाही आला तर त्याच्यामध्ये नाराज होण्याचं किंवा खचून जाण्याचं काही कारण नाही आहे तुम्हाला जीवनामध्ये खूप काही पुढे ऑप्शन्स येणार आहे ते मिळणार आहे म्हणून एक सकारात्मक दृष्टिकोन अशा वेळेला मनामध्ये बाळगणं आईवडील असू विद्यार्थी असू त्यांनी की आपण जीवनात पुढं जायचं आहे आणि जाण्यासाठी खूप ऑप्शन आहे हे सदैव लक्षात ठेवायचं तर निश्चित याच्यामधून दोन्हीही वि पालक पण आणि विद्यार्थी पण बाहेर निघू शकतो <laughs> बालासाहेब फारच सुंदर विचार तुम्ही प्रगट केला आणि आशा व्यक्त करतो आपले विद्यार्थी मित्र किंवा आई वडील पालक वगैरे ऐकत असेल तर नक्कीच जीवन हा तिथेच संपवायच्या एकाच गोष्टीसाठी हा मूर्खपणाचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सतत मुलांना गाईड करायला पाहिजे मुलांशी प्रेमाने वागायला पाहिजे आणि कधी कधी किंवा रिझल्ट येतात त्यावेळी आपल्याला मुलांसाठी फारच प्रेम द्यायला पाहिजे आणि त्यांना खास त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे कारण अशावेळी ते त्यांच्या मनोस्थिती काय आहे ते बघून त्यांना पालकांचा हा एक रोल असतो किंवा फॅमिलीमध्ये जेवढे लोक आहेत त्यांना व्यवस्थित आपल्याला काय करायला टॅकल करायला पाहिजे कारण असा नाजूक सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये त्याची बुद्धिमत्ता एवढी नाही आहे की पुढे काय विचार करूया कसा आपलं जीवन जगेल त्याच्यासाठी त्यांच्याकडे विशाल बुद्धिता नाही विशालता नाही विचारांमध्ये त्यामुळे ते मुलांचा जेवढी बुद्धिमत्ता आहे तो पर्सेंटेजवरती अडकून त्याच्यावरची जास्ती विचार केल्यानंतर तो आत्महत्याच्यासाठी प्रेरित होता तर अशावेळी आपल्याला पालकांचा जसा जीवन जगण्यासाठी जसा बालासाहेबांनी एक एक्झाम्पल एक दिला आ, सचिन तेंडुलकर आहे ते पण दहावी फेल सुद्धा क्रिकेटचे भगवान बनले तर असे बरेच लोक आहेत आयन्स्टाईन आहेत ते पण जास्ती शिकले नाही परंतु त्यांनी आपला नंतर त्यांनी जे काम केलं फॉर्मुला वगैरे तयार केलं आज पण लोक त्यांना भगवान मानतात सायंटिस्टमध्ये तर असे बरेच लोकं आहेत इवन गुगलचे मायक्रोसॉफ्टवाले जे आहेत अभ्यास करता आला नाही परंतु त्यांनी कम्प्युटर इन्व्हेन्शन केलं आणि मायक्रोसॉफ्टचा मालक आहे आणि पूर्ण दुनियामध्ये त्याचं हे सॉफ्टवेअर वापरलं जातो आणि काम चालू तर असं बरेचसे काय उदाहरण तुम्ही शोधलं तर नक्कीच भरपूर आहे परंतु त्याच्यासाठी पहिलेपासून आपल्याला मनोस्थिती एवढं चांगलं पाहिजे मुलांच्या आणि थोडंसं मेडिटेशन वगैरे रिलॅक्सेशन त्यांना पाहिजे आणि लोकांचा बरोबर त्यांना मिसलायला पाहिजे आणि अजून एक मला आठवतं की आजकाल जर आपण बघितलं की आपले जे राधाकृष्णन त्यांनी या शिक्षण पद्धतीमध्ये एक खूप सुंदर विचार मानला होता जर तुम्ही सुशिक्षित होऊन सुसंस्कारित जर झाले नाही तर ह्या डिग्र्या काही कामाच्या नाही खूप छान मोठा विचार ह्या हो की आज बीकॉम कॉम हे बी एस सी आहे भरपूर डिग्री आहे इंजिनियर आहे परंतु जर तुम्हाला मोठ्यांशी किंवा लहाण्यांशी आपल्या वडिलांशी बोलण्याचं किंवा रिस्पेक्ट देण्याचं जर मॅनर्स नाही तर तुम्ही जीवनामध्ये काहीच कमावलं नाही तुम्ही शिक्षण घेऊन किंवा मोठं होऊन तुम्ही जे विजन निर्माण करून ठेवले की मला गाडी पाहिजे बंगला पाहिजे माझं लाईफ सेटल पाहिजे ही एक फक्त खुरी कल्पना किंवा खोकलं जीवन आहे त्यांचा एक सुंदर विचार मला खूप आवडला त्यावेळेला मी पुस्तक वाचवत होतो की जोपर्यंत ह्या शिक्षणाबरोबर तुमचे सुसंस्कार अर्थात व्हॅल्यू जर मुलांमध्ये नाही डेव्हलप झाले तर एक साधारण गावत गावामधले राहणारा जो व्यक्ती ज्यानं काही डिग्री घेतलेली नाही जो शिकलेला नाही आहे त्याच्यामध्ये आज व्हॅल्यूज आहे तो बेमानी करायला घाबरतो परंतु आज जे काही भ्रष्टाचार करून राहिलेले आहेत त्याच्यामध्ये सबसेटॉप त्यांच्या काही डिग्री आहेत आणि ते भ्रष्टाचार करण्यासाठी पाप करण्यासाठी बिलकुल घाबरत नाही मग मुलांनी किंवा आईवडिलांनी हा पण एक विचार करायला पाहिजे की आपण मुलांना सुशिक्षित बनवू राहिलो परंतु का सुसंस्कारित बनवतोय आणि जर सुसंस्कारित बनवलं नाही किंवा त्यांच्यामध्ये जर व्हॅल्यूज डेव्हलप केलेले नाही तर पुढं चालून दैनंदिन जीवनामध्ये किंवा यांचं जे फ्युचर आहे हे जे भविष्य आहे हे दुखमेय होणार आहे कारण आपण आपल्या लाईफमध्ये जर इमानदारी सत्यता ह्या गोष्टीची जर पुढे समजवता केला तर त्याच वेळेला नाराजगी आणि उदासीनता जीवनामध्ये तुरंत आपल्याला मिलते। नहीं, नहीं, नहीं। जर सक्सेसफुल जीवन जर तुम्हाला तर त्या करता ही डिग्री पाइजे हे जरुरी नाही आहे व्हॅल्यूची वाला आज दुनिया एक विश्वामध्ये सर्वात महान आहे <laughs> स्वामी विवेकानंद असो किंवा असे बरेच उदाहरण आहे मधर टेरेस आहे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये व्हॅल्यूच्या डिग्र्या घेतल्या आणि त्याच्यामुळं ते एक जीवनामध्ये श्रेष्ठ बनलेलं आहे म्हणून विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी ह्या गोष्टीकडं पण लक्ष द्याणं खूप गरजेचं आहे की ही एक फील्ड आहे एक आर्थिक इन्कम प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहिजे आणि तो आवश्यक पण आहे हो, तुम्ही हो, कामवा हो धन पाहिजे जीवनासाठी आवश्यक आहे परंतु त्याच्यामध्ये जर स्पिरिच्युलिटी नसली सत्यता नसली इमानदारी नसली तर <laughs> ते धन तसंच जातं ते तुम्हाला सुख देणार नाही तर मग ही पण गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आणि ज्यावेळेला ही गोष्ट मुलांवर आईवडील बार बारती बिंबवते त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये पण नैतिकता येईल आनी मुला जीवनामें नैतिकता हो हो नक्कीज बाला फार सुंदर विचार तुम्हें प्रकट के आशा व्यक्त करते श्रोता मित्रां आनंद वाटत आल कुतरी हाची अपना सर्वान मिलन काम कराला पाजे एक व्यक्तिच काम नहीं विद्यार्थी काम नहीं कि विद्यार्थीलाउन नैतिक मूल्या शिक्षा देव परंतु तजूबाजूजूला जे सराउंडिंग है ता व्यक् मुला बाजूला कर्तव्य आतो कि प्रेम दवाला सग्या गोष्टी महती करूँ दवा आणि अशा वेळी म्हणजे जेव्हा एक्झाम्स आम्ही रिझल्ट देतो त्या बर राहत मोटिवेट करना गरजे चाहिए अपन एक उदाहरण दूसरी तसा अशावे दोन दिन आठव अपने बरबर मनस्थिति पापर्मल नॉर्मल हो तो अपन संगत रायलाप कर पे दुसरी क्या डाइवर्शन दूर हु। सतत फक्त रिजल्ट रिझल्टकडे बघायची विचारधारा त्याला मनात आलं की लगेच तो डायवर्ट करायचा आपला एक कर्तव्य मारून त्याच्यासाठी त्याला विचार देणं त्याच्याशी बोलणं त्याच्याशी गप्पा करणं आणि त्याला नवीन नवीन गोष्टी जसं आपण म्हणतो की पास झाल्यानंतर मुलं पेढे वाढतात हो, आई वडील हो, पेढे वाढतात हो, मी तर म्हणेल की जो फेल झाला आहे त्यांच्या पण पेढे वाटायला पाहिजे म्हणजे याच्यात काय होईल की त्याच्यामधली जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल का पेढे वाटायचे की याला अजून चान्स आहे कारण याच्यामध्ये गाण्याची कला आहे डान्सची कला आहे तो त्याच्यामध्ये पुढे जाईल जो आज पर्सेंटेज मध्ये पुढे गेलेला आहे तर चम्केल। चम्केल, चम्केला, चम्केला। ते जे गुण हे त्याच्यामध्ये नाही आहे परंतु आमच्या मुलामध्ये हे गुण आहे आणि आज ना उद्या तो चमकेल चमकेल म्हणून त्या खुशीमध्ये पेडे जरी वाटले तरी त्याला एक आनंद वाटेल की आमच्या वाटले मोटिवेशन म्हणजे प्रकारे त्याला मोटिव्हेशन दिला पाहिजे त्याच्या एक हसत केळ त्याच्याशी बोलणं आणि जीवनामध्ये जे सत्य आहे त्याच्याशी अवगत करवणं किंवा आपण साईड विजिट म्हणा कुठेतरी पिकनिकला नेलं असं वगैरे काहीतरी वेगवेगळं त्याला एक नवीनता त्याला क्रिएट करून त्याच्या संगत राहून काही मोठे मोठे लोकांचे कहानी, मोटिवेशनल स्टोरी सांगतात त्याच्यामध्ये त्याला एक डोक्यात जीवनात पुढे जाण्याचा पार्ट ऑफ लाईफ वेळ होती आणि त्याच्यामध्ये आपण परत मेहनत केलं तर मेहनत केलं तर कुठेतरी रिझल्ट मिळतो असं म्हणतात की हार्डवर्क ला ऑप्शन नाही आहे मेहनत जे व्यक्ती करतो त्याच्यासाठी दुसरा काही ऑप्शन नसतो मग आपण आपल्या जीवनामध्ये मेहनत करायची जी। आणि करत राहायचं सतत तिथे कुठेतरी थांबायचं नाही आज फेल झाला म्हणजे परत पर वाचायचं नाही असं नाही अभ्यास करायचा नाही शाळेत ऍडमिशन करायचं शाळेत जायचं नाही असं काही नाही ना परत आपण जाऊ शकतो आणि अजून एक जर बघितलं आज आपण महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले महात्मा गांधी अब्दुल कलामजी मदर तेरेसा यांचा जो फोटो आहे त्या फोटो खाली काही त्यांची डिग्री लिहिलेली नाही मला दिसते का कोणाची डिग्री लिहिलेली नाही आजकाल यांनी काय केलं आपल्या याच्यामध्ये ऑटोग्राफ ज्या लोक देतात तर ज्या बायोडाटा मागवला जातो बाहेर की फलाना फा स्पीकर पहिले तिथं मागतात कॉलेजमध्ये मा किंवा कुठं जर प्रोग्राम येतो बायोडाटा काय त्यांचं शिक्षण काय त्याच्यावरून त्याचं ठरवलं जातं की हा इतका बुद्धिमान आहे परंतु तुम्ही हे बघा की आपली हिस्ट्री सांगते कोणत्याही फोटो खाली त्यांची डिग्री लिहिली नाही किंवा इतकी मोठी डिग्री घेतलेली आहे आणि आज त्यांचे फोटो शाळेमध्ये आहे किंवा ठिकठिकाणी आपण बघतो कॉलेजेसमध्ये हो। आहे म्हणजे त्यांचे हॉपी कर्म त्यांनी केलं आहे कर्म सांगतात किंवा जीवनाचं चारित्र आपलं चारित्र, चारित्र सांगत म्हणजे डिग्री वगैरे हे ऑप्शनल आहे ऑप्शनल ह्याच्या काय परमन्ट नाही येतो आज आपण बघतो की जे न्यायालय आहेत मोठे मोठे किंवा जे हॉफिस आहेत गवर्नमेंटचे महात्मा गांधींचा फोटो मागे लावलेला दिसतो म्हणजे कुठंतरी एक स्वीकार करायला पाहिजे आपण की आपल्या जीवनाचं पर्पज ही नैतिकता सत्यता आहे ना की पास फेल आणि डिग्री नाही जर तुमच्यामध्ये नैतिकता नाही तर ह्या काही नंतर कामाच्या नाही हा बाळासाहेब गोरपडे फारच सुंदर विचार तुमच्याशी शेअर करताना आनंद वाटला आणि तुमचेही विचार ऐकून मला आनंद वाटतोय आणि कुठेतरी आपले श्रोता मित्रांनाही आनंद वाटत असेल की आजच्या जे काळामध्ये आजच्या जे आ, जे सिचुएशन है तो बगन कुरी अपने सर्वान्न मिलन काम कराला पाजे आ मुला मोटिवेट कर पाजे नेहम्मीतना सतत संगा पाजे जीवनामदे आपले कर्म आ आप चारित्र काम ये पास फेल ची डिग्री काम येत नहीं पर्संटेज काम ये नहीं परंतु एक सशक्त मजबूत अपला जे जीवन चारित्र है ते तो अपने सतत पुढ़े नीतो आ जीवनामें आप करता आल तो डिग्रीनी नहीं अपन अपना मनोस्थिति अपले मेहनती अपन बरेच बरेंू शकतो तो खूब खूब धन्यवाद तुम्हारे यपिसोडम पॉजिटिव थिंकिंग वरती फारस सुंदर एग्जाम्पल्स तुम्ही संगित थैंक सो मच धन्यवाद नमस्कार मित्रनो आज एपिसोड में एवं पर भेटू पुढ़सोड में ऐकत रहा रेडियो पुनेरी आवाज वन जीरो सेवेन पॉइंट एट आनंदी रहा आनंद लुटा जसं सरळ मी बा